अल्लाह च नसीम मेहरबान दयावान है ईश्वरी ग्रंथा स्पष्ट कुछ ती जिस जैसे आज इलाम या आहना इनकार पश्चाताप कर आज्ञा पालना तो को लेस थी। फसौफ सोड़ा है ना, खावो प्याव मौज करा बुलावनी टाकून खोट आशीन लवकर कल चुके आम्ही यापूर्वी ज्या कोणी वस्तीला नष्ट केला आहे तिच्यासाठी एक विशिष्ट कालावधी लिहिली गेली होती मा उम्मत कोणताही जनसमूह आपल्या निश्चित आणि त्यानंतर सुटही शकत नाही हे लोक म्हणतात हे अशा माणसा ज्यावर हे स्मरण उतरलं आहे तो वेड़ा ख़रा तर आमा समोर इतना है। इल्ला वमा फरिष्ठ नी जे उतरत सत्या उतरता मग लोकना सवर दी जा हे स्मरण तर हे आम्ही उतरवलं आहे आणि आम्ही स्वत याचे रक्षक आहोत हे पैगंबर सल्लेला अल वसलम आम्ही तुमच्यापूर्वी बऱ्याचशा होऊन गेलेल्या जनसमूहात प्रेषित पाठवल्या आहेत कधी असं घडलं नाही की त्यांच्याजवळ एखादा प्रेषित आला असावा आणि त्यांनी त्याची चेष्टा उडवली नसावी अपराधांच्या हृदयात तर आम्ही या स्मरणाला अशाच प्रकारे सवीप्रमाणे आरपार करतो ते यावर इमान आणत नसतात अशा प्रवृत्तीच्या लोकांची हीच पद्धत पूर्वापार येत आहे जर आम्ही त्यांच्यावर आकाशाच एखादं दार उघडलं असतं आणि ते दिवसा ढवळ्या त्याच्यात चढू लागले असते तरी देखील त्यांनी हेच सांगितलं असतं की आमच्या डोळ्यांची फजगत होत आहे किंबहुना आमच्यावर जादू केली गेली आहे हे आमची कामगिरी आहे की आकाशात आम्ही बरेचसे मजबूत किल्ले बनवले त्यांना पाहणाऱ्यांसाठी ताऱ्यांनी सुशोभित केलं आणि प्रत्येक अधिकृत शैतना पासून त्यांना सुरक्षित केलं कोणताही शैतान त्यांच्यात मार्ग मिळू शकत नाही याखेरीज की त्याने काही कानोसा घ्यावा आणि जेव्हा तो काही कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक प्रदीप्त ज्वाला त्याचा पाठलाग करते अर्द फीहा आम्ही जमिनीला फरमावलं तिच्यात पर्वत रोवले तिच्यात प्रत्येक जातीची वनस्पती यथायोग्य मोजमाप केलेल्या प्रमाणांनी उगवली आणि तिच्यात उदरनिर्वाहाची साधनं उपलब्ध केली तुमच्यासाठी आणि त्या पुष्कळच्या निर्मितीसाठी देखील ज्यांना रोजी देणारे तुम्ही नाही कोणतीही वस्तू अशी नाही जिथे खजिने आमच्याजवळ नसावेत आणि ज्या वस्तूला देखील आम्ही उतरवतो एका ठराविक प्रमाणात उतरवतो फलदायी वारन्ना, आम्हीच पाठवतो मग आकाशातून पाण्याचा वर्षाव करतो आणि त्या पाण्यानं तुम्हाला तृप्त करतो या दौलुदीचे खजिनदार तुम्ही नाहीत जीवन आणि मरण आम्हीच येतो आणि आम्ही सर्वांचे वारस होणार आहोत पूर्वी जे लोक तुमच्यापैकी होऊन गेले आहेत त्यांनाही आम्ही पाहून ठेवलं आहे आणि नंतर येणारे देखील आमच्या दृष्टीत आहेत तुमचा रब त्या सर्वांना एकत्र करील तो बुद्धिमानही आहे आणि सर्वज्ञ देखील आम्ही मानवाला कुदलेल्या मातीच्या वाळलेल्या गाऱ्यापासून बनवलं आणि त्यापूर्वी जिन्हात्ना आम्ही अग्नीच्या ज्वालेपासून निर्माण केलं होतं तुमच्या रबनं वरिष्ठांना सांगितलं की मी कुजलेल्या मातीच्या वळालेल्या गाड्यापासून एक मनुष्य निर्माण करत आहे जेव्हा मी त्याला पूर्णपणे बनवीन आणि त्यामध्ये आपल्या आत्म्यापासून काही फुंकलं तर मग तुम्ही सर्व त्याच्यासमोर सज्जा करा तद्वत सर्व खरिष्ठांनी सज्जा केला इब्लीस खेळी के तिच्या सज्जा करणाऱ्यांचा साथ देण्यास इन्कार केला ओलयाब न विचारलं हे इब्लीस तुला काय झालं तू सज्जा करणाऱ्यांचा साथ दिला नाही लिए लिए मिन मिन काम माझी त्या मनुष्याला सज्जा करावा ज्याला तू कुजलेल्या मातीच्या वारलेल्या गाड्या पासून निर्माण केला आहे बर तर चलता हो इधु कारण तू बहिष्कृत है दिवस पर्यत तुझा धिक्कार आहे के लिए। पालन करते है विनंती जर अच्छे तो माला पर्यत सवड़ दे देवा की सर्व मणस पुनः उठी जी फरमा बरं तर तुला सवड आहे त्या दिवसापर्यंत ज्याची वेळ आम्हाला माहित आहे तो म्हणाला माझ्या पालन करत्या जस तू मला ढहकवलं तसच आता मी पृथ्वीत त्यांच्यासाठी हृदयाकर्षण निर्माण करून त्या सर्वांना भहकवून टाकील तुझ्या त्या दाखन फेरीत ज्यांना तू त्यांच्यापैकी खास केलेला असेल कुसुम फरमावलं हा रस्ता आहे जो थेट माझ्यापर्यंत पोहोचतो निसंदेह जे माझे खरे दात आहेत मा चल तुझी मात्रा केवल चालेल। जे तुझकरण करते जहनमी धमकावनी है जहनम ज्यादा इंग्लिश आहे। है सात दार हैं प्रत्येक दारापै एक भाग खास के या उलट ईशिरू बागेत आणि झऱ्यांच्या मध्ये राहतील आणि त्यांना सांगितलं जाईल की प्रवेश करा यात सलामतीसह आणि निर्भयपणे आणि बिंदूकपणे त्यांच्या हृदयात जी काही थोडीफार खोट कपट असेल त्या मी काढून टाकू त्या आणि तेथून काढलेही जाणार नाहीत हे पैगंबर सल्ली वसलम माझ्या दासांना खबर द्या कि मी फार क्षमाशील आणि परम कृपाऊ आहे परंतु याबरोबरच माझा प्रकोप देखील अत्यंत दुःखदायी आहे आणि यांना जरा इब्राहिम अलिस्लामच्या पाहुण्यांची कहाणी ऐकवा जेव्हा ते आले त्याच्या इथे आणि म्हणाले सलाम अस तुम्हावर तेव्हा त्यानं सांगितलं आम्हाला तुमचं भय वाटत त्यांनी उत्तर दिलं भिव नका आम्मी तुम शाह खुशखबर देता इब्राहिम अलीस्लाम ने संगित तुम्हें पा सतती की खुशखबर देता थोड़ा विचार तरी कर खुशखबर तुम्हें माला देता उत्तर दिल्ली तुम्हारा सत्याधिष्ठी खुशखबर देता आहोत्त तुम्हें निराश हो इब्राहिम अल इस्लाम न सांगितलं आपल्या रक्षक कृपेपासून निराश तर केवळ पथभ्रष्ट लोकच होत असतात मग इब्राहिम अल इस्लाम ने विचारलं अल्लाच्या दूतांनो ती कोणती मोहीम आहे जास्त आपलं आगमन झालं आहे इल्ला आल लूतिन इन्ना इल्ला इन्ना ते म्हणाले आम्ही एका अपराधी जनसमूहाकडे पाठवले गेलो आहोत एवढं लुत अल इस्लामचे कुटुंबीय याला अपवाद आहेत त्या सर्वांना आम्ही वाचवू त्याच्या पत्नीशिवाय की जिच्यासाठी अल्लाह फरमावतो की आम्ही नियोजित केला आहे की ती पाठीमागे राहणाऱ्या समाविष्ट राहील मग सलाम पाशी तर त्याने सांगितलं आपण अनोळखी दिसतोन त्यांनी उत्तर दिलं नाही तर आम्ही तीच गोष्ट घेऊन आलेलो आहोत ज्याची येण्यात हे लोक शंका घेत होते आमी तुम्हाला खरं सांगतो माँग की आम्ही सत्यानिशी तुमच्या पाशे आलो आहोत म्हणून आता काही रात्र उडली असता आपल्या कुटुंबियांना घेऊन निघून जा आणि स्वतः त्यांच्या मागोमाग चला तुमच्यापैकी कोणी मागे वळून पाहू नये बस सरळ चालत जा जिकडे जाण्याची तुम्हाला आज्ञा दिली जात आहे कि सकाळ होता होता या लोकांचं मूळ कापून टाकलं जाईल इतक्यात शहराचे लोक हर्षोन्मादीत होऊन लूत अलिस्लामच्या घरावर चालून आले लूत सांगितलं बंधूं हे माझे पाहुणे आहेत माझी फजीती करू नका अल्लाच भाय मला अपमानित करू नका ते म्हणाले आम्ही वारंवार तुम्हाला मनाई केली नाही काय कि साऱ्या जगाचे मक्तेदार बनू नका हा उलाए बनाती इन लूत से उन जर तुझ्या जीवाची शपथ हे पैगंबर सल्ले लाल त्यावेळी त्यांच्यावर एक प्रकारची धुंदी चढली होती ज्यामध्ये ते अनियंत्रित होत चालले होते तांबडे फुटतात एका भयंकर स्फोटानं त्यांना गाठल आणि आम्ही त्या वस्तीला उलथ करून टाकलं आणि त्यांच्यावर भासलेल्या मातीच्या दगडांचा वर्षाव केला فَإِنَّهَا لَبِسَبِيلٍ قِيمَ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً لِلْمُؤْمِنِينَ يا घटने मोठे निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे दष्टे आहेत आणि तो प्रदेश जिथे घटना घडली होती हम रस्त्यावर स्थित आहे यांच्यात बोध सामग्री आहे त्या लोकांसाठी जे ईमानवाले आहेत وَإِن كَانَ أَصْحَابُ الْآيَةِ ظَالِمِينَ आणि ऐकावाले जा की आम्ही देखील त्यांच्यावर सूड उगवला हो आणि या दोन्ही जनसमूहांचे उद्ध्वस्त प्रदेश खुल्या रस्त्यावर स्थित आहेत हिजराच्या लोकांनी देखील पैगंबरांना खोटं ठरवलं आहे आम्ही आमच्या आयती त्यांच्या वर्षी पाठवल्या आमच्या निशाण्या त्यांना दाखवल्या परंतु ते सर्वांकडे दुर्लक्षच करत राहिले ते पर्वत करून करून घरं बनवत असत आणि आपल्या ठाई अगदी निर्भय आणि समाधानी होते सरते शेवटी एका भयंकर स्फोटानं सकाळ होतात त्यांना गाठलं आणि त्यांची कमाई त्यांच्या काहीही उपयोगी पडली नाही आम्ही जमीन आणि आकाशांना आणि त्यांच्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांना सत्याशिवाय इतर कोणत्याही आधारावर निर्माण केलं नाही आणि निर्णयाची घटका निश्चित येणार आहे मग हे पैगंबर सल्लेला अवला वसलम तुम्ही या लोकांच्या अशिष्टतेवर सभ्यतेनं दुर्लक्ष करत राहा निश्चितच तुमचा रब सर्वांचा निर्माता आहे आणि तो सर्व काही जाणतो वल सगळ्या इला जम मिनिहुम वला चषनालय वला चषनालयमिनी तुम्हाला सात आयती आशा दिले आहेत। योग्य है तुम्हारा महान कदान तुम्हें सामग्रीक दृष्टिक्षेप करू ना जी आमकीगे प्रकार स्थिति देखिए अपल मन दुखी हो दे ना जोड़ी इमान वालक झुका आणि न सांगा मी तर उघड उघड तंबी देणार आहे ही त्याच प्रकारची तंबी आहे जशी आम्ही त्या फूट पाडणाऱ्या लोकांकडे पाठवली होती ज्यांनी आपल्या कुरांना तुकडे तुकडे केले आहे तर शपथ आहे तुझ्या रबची आम्ही जरूर त्या सर्वांना विचारू तुम्ही काय करत राहिला आहात तर हे पैगंबर सल्लेला ज्या गोष्टीची आज्ञा दिली जात आहे ती पुकारून हाक देऊन सांगा आणि अने, अनेकेश्वर वाद्यांची अजिबात पर्वा करू नका तुमच्यातर्फे आम्ही त्या चेष्टा करणाऱ्यांचा समाचार घेण्यास पुरेसे आहोत जे अल्ला बरोबर अन्य इतरांना देखील ईश्वर ठरवतात लवकरच त्यांना माहीत होईल आम्हाला माहित आहे ज्या गोष्टी हे तुमच्यावर असतात त्यामुळे तुमचं अंतकरण फार कष्टी होत असत त्याचा इलाज असा आहे की आपल्या रबच्या स्तुती बरोबर पवित्र गान करा त्याच्या हुजूरात सजा करा आणि त्या शेवटच्या झटकेपर्यंत आपल्या रबची बंदकी करत रहा, जिचं आगमन निश्चित आहे अल्लाच्या नावाने महरबान जो असे मेहरबान दहवान आहे फैतला आता त्याच्यासाठी घाई करू नका पवित्र आहे तो आणि उच्च आणि श्रेष्ठ तर आहे त्या शिर्क अनेक ईश्वरवादापासून जे लोक करत आहेत तो या आत्म्याला आपल्या ज्या दासावर इच्छितो वरिष्ठाद्वारे आपल्या आज्ञेनं उतरवतो या सूचनेसह ती लोकांना सावध करा माझ्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा त्यानं आकाशाला आणि जमिनीला सत्याधिष्ठित निर्माण केला आहे तो फार उच्च आणि श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वर वादा पासून जे हे लोक करत आहेत त्याने मानवाला एका लहानश्या थेमापासून निर्माण केलं आणि पाहता पाहता स्पष्टपणे तो भांडखोर अस्तित्व बनला लकुम ताकुलून त्यानं जनावर निर्माण केली ज्यांच्यात करता पोशाख ही आहे आणि अन्न देखील आणि तऱेतरेचे दुसरे फायदे सुद्धा إِلَّا तुम्ही त्यांना चरायला पाठवता आणि जेव्हा संध्याकाळी तुम्ही त्यांना परत आणता ते तुमच्यासाठी ओझो वाहून अशा अशा ठिकाणी घेऊन जातात जेथे तुम्ही जीवापाड परिश्रमाशिवाय पोहचू शकत नाही वस्तुस्थिती अशी आहे तुमचा रब फार माळू आणि महेरबान आहे त्यानं घोडे आणि खेत्र आणि गाढव निर्माण केली कि जेणेकरून तुम्ही त्यांच्यावर स्वार व्हावं आणि ती तुमच्या जीवनाची शोभा बनावीत तो पुष्कळशा अन्य वस्तू तुमच्या फायद्यासाठी निर्माण करतो ज्याचं तुम्हाला ज्ञान देखील नाही आणि अल्लाचे जिम्मे आहे सरळ मार्ग दाखवणं जेव्हा की वाकडे मार्ग देखील अस्तित्वात आहेत जर त्यांना इच्छिल असत तर तुम्हा सर्वांना मार्ग दाखवले असते ओ वल्लवी لَكُمْ مِنْهُ شَرَابٌ وَمِنْهُ شَجَرٌ وَمِنْهُ شَجَرٌ فِيهِ تُسِيمٌ تُصَاحِ جَنَّ آكاشَاتُن तुमच्यासाठी पाण्याचा वर्षाव केला जन तुम्ही स्वतः हे केल तृप्त होता आणि तुमच्या जनावरांसाठी सुद्धा चारा उत्पन्न होतो योम बिथु लकुम बिह जर्अ वल ज़यतुन वल नसील वल आंनाब वमिन कुल्ली इस्तिमरَات إن في ذلك لآية لقوم يتفكرون تو تيهابانات باري شتو غوتو هنه جايدون هنه خضور هنه دراخش هنه تره تره چه اتره فر نرمان کرتو یاد ایک موٹھی نشانی آه تیالوکان ستھی جه جمبيرتينه ويچار کرتا وَسَخَّرَ لَكُمُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ وَالشَّمْسَ وَالْقَمَرَ وَالنُّجُومُ مُسَخَّرَاتٌ بِأَمْرِهِ ان في ذللك لآيات لقوم يعقلون ते तुमच्या कल्याणासाठी रात्री आणि दिवसाला आणि सूर्य आणि चंद्राला वशीभूत केले आहे आणि सर्व नक्षत्रही त्याच्या आज्ञेने वशीभूत आहेत यात खूप निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे अक्लेसचा उपयोग करतात